उत्पत्ति मैत्रेय मित्रा तू भगवत लोकपाल यमराज है तू पूर्वश जन्म घो वंश साधुपुरुष तू पदोपरी श्रीहरी कीर्तिरूप मित्यताजी टीत शूद्र विषय सुखाइने मोठे दुख ओढ़ा दुखनिवृत्ति आता मी श्रीमद भगवतपुराण संगत कर हे पुराण स्वत श्री संकर्षण भगवाना सांगितले होते अखंड ज्ञान संपन्न असे आदिदेव भगवान संकर्षण पाताळ लोकात होते सनक कुमार आदी ऋषी त्यांच्याहून श्रेष्ठ अशा श्री वासुदेवांचे तत्व जाणण्यासाठी प्रश्न विचारला ज्यांना वासुदेव या नावाने संबोध त्या आपले आश्रय असणाऱ्या परमात्म्याची त्यावेळी शेष मानसिक पूजा करीत होते कमलाच्या पलीसारखे बंद असणारे आपले नेत्र सनत कुमार उत्कर्षासाठी त्यांनी अर्धून मिलित केले सनत कुमार आदी ऋषींनी मंदाकिनी नदीच्या पाण्याने भिजलेल्या आपल्या जटांनी त्यांच्या चरणांचे आसन असलेल्या कमलपुष्पाला स्पर्श केला ज्या कमलपुष्पाची नागराज कुमारी सुयोग्य वर मिळण्यासाठी प्रेमपूर्वक अनेक वस्तू अर्पण करून पूजा करतात सनत कुमार आदी ऋषी त्यांच्या लिलांचे जाणकार आहेत त्यांनी वारंवार सदगदित वाणीने नी त्यांच्या लीला गाईल्या त्यावेळी शेष भगवानांच्या उभारलेल्या हजारो फणांवरील किरीटांच्या हजारो श्रेष्ठ रत्नांची छटा चकचकीत किरणाने झळकत होती हे विधुरा निवृत्ती परायण सनत कुमारांना भगवान संकर्षणाने हे भागवत ऐकवले होते हे प्रसिद्धच आहे नंतर सनीप कुमारांनी हे परमव्रती सामखायन मुनींना त्यांनी प्रश्न केल्यावरून सांगितले होते परम परमहसांचे प्रमुख सामख्याना जेव्हा भगवंतांच्या विभूती वर्णन करण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी आपले अनुयायी शिष्य आमचे गुरु पराशर मुनी आणि बृहस्पतींना हे भागवत सांगितले या परम दयाळू पराशराने पुल मुनीच्या सांगण्यावरून हे आदि मला सांगितले वत्सा श्रद्धायू आणि सदैव अनुयायी अशा तुला हे पुराण मी सांगतो सृष्टीच्या पूर्वी हे संपूर्ण विश्व पाण्यामध्ये बुडालेले होते त्यावेळी एकमात्र श्री नारायण शेष शय्येवर पोहोरले होते त्यांनी आपली ज्ञानशक्ती अबाधित ठेवूनच योग आश्रय घेऊन आपले डोळे मिटून घेतले होते सृष्टी कर्मापासून विश्रांती घेऊन ते आत्मानंदातच मग्न होते आपली दाहक शक्ती लपून व्यापून त्यांच्या सूक्ष्म शरीरांना आपल्या शरीरात लीन करून आपल्याला आधारभूत असलेल्या जलात शयन केले निर्मिती काल आल्यावर पुन्हा जागवण्यासाठी फक्त कालशक्तीला जागे ठेवले याप्रमाणे आपल्या स्वरूपभूत शक्तींसह एक हजार युग चौकड्यांपर्यंत जलात शयन केल्यानंतर जेव्हा त्यांनीच प्रेरित केलेल्या त्यांच्या कालशक्तीने त्यांना जीवांच्या कर्मांच्या प्रवृत्तीसाठी प्रेरणा दिली तेव्हा त्यांनी आपल्या शरीरात लीन असलेले असंख्य लोक पाहिले जेव्हा भगवंतांची दृष्टी असलेल्या लिंग शरीरांवर रजोगुणाने क्षोभ पावल्याने सृष्टीरचनेच्या निमित्ताने त्यांच्या नाभी प्रदेशातून बाहेर पडले कर्मशक्तीला जागृत करणाऱ्या कालामुळे श्री नारायणाच्या नाभीतून प्रकट झालेल्या सूक्षम तत्वे कमलकोशाने विष्णू स्वतः अंतर्यामी रुपाने प्रविष्ट झाले तेव्हा त्यातून न शिकवताही सर्व वेदांना जाणणारे वेद मूर्ती श्री ब्रह्म प्रकट झाले म्हणून त्यांना लोक स्वयंभू म्हणतात त्या कमल कमलकोशावर बसलेल्या ब्रह्मदेवांना जेव्हा दिसले नाही पाहू लागले तेव्हा त्यांना चारही दिशांना चार तोंडे उत्पन्न झाली त्यावेळी प्रलयकालीन वाऱ्याच्या प्रचंड लेवाच्या माऱ्याने पाण्यावर उसळणाऱ्या तरंगांमुळे त्या जलराशीच्या वर आलेल्या कमलावर बसलेल्या देव तसे त्या काहीच रहस्य ते उत्पन्न झाले याच्या खाली निश्चित काहीतरी वस्तू असली पाहिजे ज्याच्या आधारावर हे कमळ आहे असा विचार करून ते त्या कमळाच्या देवठातील सूक्ष्म परंतु देठाच्या मार्गाने जाऊनही त्यांना कोणतीही वस्तू दिसली नाही गरज अंधारात आपल्या उत्पत्ती स्थानाला शोधण्यात ब्रह्मदेवांचा पुष्कळ काळ व्यथित झाला हा काळ म्हणजेच भगवंतांचे कालचक्र आहे जो प्राण्याला भयभीत करून त्यांचे आयुष्य क्षीण करीत राहतो शेवटी आपली इच्छा पूर्ण न झाल्याने निराश होऊन ते तिथून माघारी फिरले आणि पुन्हा आपल्या आधारभूत समाधी स्थिर झाले अशा प्रकारे दिव्य शंभर वर्षे चांगल्या तरीने योगाभ्यास करून ब्रम्हदेवांना ज्ञान झाले तेव्हा अगोदर शोधूनही जे आपल्या अधिष्ठान त्यांना सापडले नव्हते ते त्यांच्या स्वतःच्या अंतकरणातच प्रकाशित होत असलेले त्यांनी पाहिले त्यांनी असे पाहिले कि त्या प्रलय आणि पहुडले आहेत शेष नागाच्या हजारो फणा छत्रासारख्या पसरले आहेत त्यांच्या मस्तकावरील किरीटावर जी रकली जडवली होती त्यांच्या प्रकाशाने प्रलयाच्या पाण्यातील अंधार नाहीसा झाला आहे ते आपल्या शरीराच्या तेजाने पाचूच्या रत्न पर्वताच्या शोभेवर कमरेचा पितांबर पर्वत प्रांतात पसरलेल्या संध्याकाळच्या पिबळसर चकचकीत निघांचे सौंदर्यही धुसीर करीत आहे मस्तकावरील सुशोभित सुवर्णकुर सुवर्ण शिखरांनाही मानखाली घालायला लावित आहे धबधबे वन फुला दिव्य वस्त्र आभूषणित करे ही पितांबर इत्यादि वस्त्रालंकारा आपल्या इच्छापूर्तीसाठी कृपापूर्वक आपल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या चरण कमलांचे दर्शन देत आहेत त्यांचे सुंदर गोटे नखचंद्रिकांमुळे वेगवेगळी अशी स्पष्ट चमकत आहेत सुंदर नासिका रेखीव भोगया कानातील झगमगणाऱ्या कुंडलांची शोभा यांनी कांती आणि भक्तांची पीडा दूर करणारे हास्ययुक्त मुख यांनी त्या आपल्या भक्तांचा सन्मान करीत आहेत वत्सा त्यांच्या कमरेवर कदंब फुलातील केसराप्रमाणे पितांबर आणि सुवर्ण शोभत आहेत तसेच हार आणि चिन्ह सुशोभित अशा अंगदानी युक्त त्यांचे विशाल भुजदंड हे जणून त्या वृक्षाच्या हजारो शाखाच आहेत आणि त्यांच्या खांद्यांना शेष नागाने लपेटले आहे बंधु श्री पाणी असलेला आहे, ते शोभना कौस्तु पर्वत प्रकट रहा है प्रभु मध्य जमु वेद रूप भ्रमर गुंजारो करीत की सूर्य, आजूबाजूला फिरतात त्यामुळे त्यांच्या जवळ जाणे कठीण आहे तेव्हा विश्वाची रचना करण्याची इच्छा करणारे लोकविधाता ब्रम्हदेव यांनी भगवंतांच्या नाभी सरोवरातून प्रकट झालेल्या कमल जल आकाश वायू आणि आपले शरीर ह्याच केवळ पाच वस्तू पाहिल्या याशिवाय त्यांना दुसरे काहीही दिसले नाही रजू गुणाने व्याप्त झालेले ब्रह्मदेव प्रजेची निर्मिती करू इच्छित होते त्यांनी जेव्हा सृष्टीला कारणीभूत असणाऱ्या या पाच वस्तू पाहिल्या तेव्हा लोकनिर्मितीला उत्सुक झाल्या कारणाने त्यांनी अचिंत्यगती श्री हरि मध्ये आपले चित्र एकाग्र केले आणि त्या परमपूजनीय प्रभूची ते स्तुती करू लागले